अध्याय पंचवीसावा श्री संकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती श्री शुकाचार्य म्हणतात खाली तीस हजार अंतरावर अनंत नावाची भगवंतांची तामसी नित्यकला आहे ही, ही अहंकार रूप असल्याने द्रष्टा आणि दृश्यानं एकत्रित करत म्हणून पांचरात्र तंत्राचे अनुयायी भक्त हिला संकर्षण म्हणतात या भगवान अनंतांना एक फणा आहेत त्यापैकी एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसत प्रलयकली जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते। तेव्हा क्रोधाने फिरणाऱ्या यांच्या मनोहर भ्रकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रकट होतात त्यांच्या समूहाची संख्या अकरा आह त्या सर्वांना प्रत्यक्की तीन डोळ असून त्यांच्या हातात रिशूळ असतात भगवान संकर्षणांच्या दोन्ही कमलांची स्वच्छ तांबू सुवर्णाची नखे रत्नांप्रमाणे देदिप्यमान आहेत जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह हो, अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात तेव्हा त्या नखमण्यामध्ये त्यांच्या कुंडलकांतिमंडीत कमनीय गाल असणाऱ्या मनोहमुखकमलाची हो मनमोहक शोभा दिसते तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाते अनेक नागराजांच्या कन्या विविध कामनामनाशी बाळगून त्यांच्या अंगावर चांदीच्या खंबाप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कड्यांनी शोभणाऱ्या लांबच नाम शुभ्र वर्ण सुंदर बाहुंवर अष्टगंध चंदन आणि कुंकुमाचा लेप करतात त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शांनी रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात कामसंचार होतो तेव्हा त्यांच्या निमल झालेल्या तरुणामय तांबूस नैनकमलाने सुशोभित तसेच प्रेममदाने आनंदित झालखा मुखारविंदाकड मधुर मनोहर हास्य करीत लज्जित भावनेनिरखुल पाहू लागतात ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशील आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तिथ सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमानआहे देव असुर नाग सिद्ध गंधर्व विद्याधर आणि मुनिगण भगवान अनंतांचे ध्यान करतात त्यांचे नेत्र नेहमी ने प्रेमभराने आनंदी चंचल आणि भावपूर्ण असतात ते लालित्यपूर्ण वचनावताने आपले पार्श्व आणि देवसमुदायाला संतुष्ट करीत असतात त्यांच्या अंगावर निळे वस्त्र आणि कानात फक्त एक पिंगल झमगत असते तसेच त्यांचा पवित्र आणि सुंदर हात ंगरा मुठी उदार लीला कर भगवान संकर्षण गड़ वैजंती मानधारण करता ती इंद्राच हत्ती जो ऐरावत गुवर्ण साखी प्रमाण ती कमेजत नही। नहीं तिच ताजा तुलसी का गंध और गोड मकरंद या निधु भ्रमण नी मधुर गुंजारो करीब तिशोभा अशा महात्म श्रवणाने आणि ध्यान केल्याने भगवान अनंत विमुक्षुंच्या हृदयात प्रकट होऊन त्याच्या अनादिकालापासून कर्मवासनानि उत्पन्न झालिखा सत्व रज आणि तमोगुणात्मक अविद्यामय हृदयग्रंथी तावडतोब तोडून टाकतात एकदा ब्रम्हदेवाचिपुत्र भगवान नारदांनी पिंगरु गंधर्वांसह त्यांच्या गुणांच ब्रम्हदेवांच्या सभमध्ययन कलि होत यांच्या दृष्टीक्षेपानेच जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाला कारणीभूत असणारे सत्वादी प्रकृतीचे गुण आपापल्या कार्याला समर्थ होतात ज्यांचे स्वरूप अनंत आणि अनाद्य आहे तसेच यांनी एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्यात धारण केले आह या भगवान संकर्षणांचे तत्व कोण कसा जाणू शकेल ज्यांच्यामध हा सर्व कार्यकारण रुप प्रपंच भासण होत आहे तसेच ज्यांनी आपल्या भक्तांचे चित्त आकर्षित करण्यासाठी केलेली पराक्रम रूप लीला पराक्रमी सिंहानेही आदर्श मानून तिचे अनुकरण केले आहे त्या उदारवी भगवान संकर्षणाने आमच्यावर मोठी कृपा करून हे विशुद्ध सत्वमय शरीर धारण केले आहे ज्यांच्या ऐकलेल्या किंवा ऐकविलेल्या नावाचे एखाद्या पीडिताने किंवा पटितपुरुषाने अकस्मात किंवा थट्टेने सुद्धा उच्चारण केले तर तो पुरुष दुसऱ्या मनुष्यांची सारी पापे तात्काळ नष्ट करतो अशा शेष भगवानांना सोडून मंदुकशी पुरुष आणखी कोणाचा आश्रय घेईल पर्वत नद्या समुद्र प्राणी इत्यादींसह हे संपूर्ण भूमंडळ त्या सहस्त्र शीर्षा एका मस्तकावर एका रजकपणाप्रमाणे ठेवलेले आहे ते अनंत आहेत म्हणून त्यांच्या पराक्रमाला काही सीमा नाही एखाद्याला हजार विभाह असल्या तरी तरीसुद्धा तो सर्वव्यापक भगवंतांच्या पराक्रमांची गणना कशी करू शक वास्तविक त्यांचे शौर्य असंख्य गुण आणि प्रभाव अमर्याद आह असे प्रभावशाली भगवानानंतर रसातळात आपल्याच महिम्यामध स्थित असून स्वतंत्र आह आणि सर्व लोकांच्या स्थितीसाठी लिलिया या पृथ्वीला त्यांनी धारण कलिआहे भगवानची कामना करणाऱ्या पुरुषांच्या आपापल्या कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भगवंतांनी रचलेल्या ह्याच गती आहेत या जशा मी मुखातून ऐकल्या तशा तुला सांगितल्या हे राजा प्रवृत्ती रूप धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणाऱ्या मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्च नीच गती आहेत त्या इतक्याच आहेत त्या तुझ्या प्रश्नानुसार मी तुला सांगितल्या आणखी काय सांगू अध्याय पंचवीसा समाप्त